वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग सोळावा रामा आपला भाऊ धनादीप कुबेर याला जिंकल्यानंतर राक्षस राजवण स्कंदाची जन्मभूमी जी महान शरवण तेथे गेला किरणांच्या समुदायाने वेढलेल्या दुसऱ्या सूर्यासारखेच असलेले ते महान शरवण सोन्यासारखे चमकणारे दशग्रीवाने पाहिले मधुरमधून रम्य असलेल्या कोणा एका पर्वतावर चढल्यावर रामा त्याला ते पुष्पक विमान एकदम थांबलेले थांबले दिसले जर हे इच्छा का मी म्हणून केलेली आहे तर हे थांबले का ते पुढे का जात नाही असा विचार तो राक्षस राज सचिवांसह करू लागला माझी इच्छा असताना हे पुष्पक पुढे का जात नाही पर्वतावर राहणाऱ्या कोणाचे तरी हे काम असले पाहिजे असे तो म्हणाला तेव्हा रामा बुद्धिमान मारिश म्हणाला राजा हे पुष्पक पुढे जात नाही हे काही विनाकारण नसले पाहिजे किंवा धनाध्यक्षा वाचून दुसऱ्या कोणाला वाहून नेणारे नसावे म्हणून नसल्यामुळे ते, ते हालचाल करीन असे झाले असावे त्याच्या तोंडून हे वाक्य बाहेर येताच विक्राळ काळसर पिंगट वर्णाचा खुजा विरूप डोक्यावरचे सगळे केस काढलेला आखोडा हातांचा आणि बलिष्ठ हसा शंकराचा अनुचर नंदी अथवा नंदीश्वर राक्षस राजाच्या जवळ जाऊन निर्भयपणे म्हणाला दशक्रीवा मागे फिर या शैलावर शंकरच क्रीडा करीत आहेत या पर्वतावर गरुड नाग यक्ष देव गंधर्व राक्षस यांनाच नवे, सर्व प्राणी मात्रांना जाण्याची बंदी आहे नंदीचे हे भाषण ऐकून रागाने त्याच्या कानातील कुंडले थरथरू लागले त्याचे डोळे लाल झाले तो पुष्पकातून खाली उतरला म्हणाला कोण हा शंकर असं मी म्हणतो त्या पर्वताच्या पायथ्याशी पोहचरा तेव्हा देवापासून जवळच तळपणाऱ्या शिवराला टेकून उभ्या असलेला जणू दुसरा शंकरच अशा नंदीला त्याने पाहिली त्या वानरमुखी नंदीला पाहून त्याची आवडण्या करून तो राक्षस पाण्याने भरलेल्या मेघासारखा आवाज काढून हसू लागला तेव्हा शंकराचा जणू दुसरा देहच असणारा भगवान नंदी क्रोध होऊन राक्षस दशानना म्हणाला दशानना ज्या अर्थी माझी आवडण्याकरून तू विजेच्या कडकडाटासारखी हास्य करीत आहेस त्या अर्थी माझ्या वीर्याने युक्त असलेले माझ्या रूपासारखी कांती असलेले वानर तुझ्या कुळाचा वध करण्याकरता उत्पन्न होतील नख्या आणि दाढा ही त्यांची आयुधे असतील आणि मनाच्या गतीसारखा त्यांचा वेग असेल ते भावने उन्मत्त बेपूर्ण पर्वत अम्त्युर्वाचार मारता पी मारने योग्य नहीं कारण तुझा कर्मा तूर्वी तु मारला गेस ज्यादा महात्म देवाचुन ही उदगार बाहर पड़ा देवान दुंदुबी वजू लगल आकाशतन पुष्पवृष्टि पण नंदीचे ते बोलणे लक्षात न घेता त्या पर्वतावर चढत तो दशान म्हणाला मी जात असताना ज्याच्यामुळे पुष्पकाची गती बंद पडली त्या या पर्वतालाच हे बैला मी उखडून टाकतो हा शंकर कोणत्या आईटीत नित्य राजासारखा क्रीडा करतो त्याला माहीत असायला पाहिजे पण आपल्या भयस्थान उभे राहिले हे त्याला समजत नाही असे म्हणून रामा त्याने पर्वताखाली आपल्या भुज्या घातल्या आणि झटकन आपल्या हातावर त्याला तोरून धरले तेव्हा तो पर्वत कापु लागला पर्वत कापु लागला तसे शंकराचे गण कापु लागले पार्वतीही कापू लागून महेश्वरा तेव्हा अंगठ्याने सहज पर्वताला दाबले त्याबरोबर पर्वताच्या खांबांसारख्या त्याच्या खा भुजा खाली दडपल्या गेल्या तेव्हा त्या राक्षसाचे सचिव आश्चर्यचकित झाले भुजांवरच्या दडपणामुळे आणि क्रोधाने राक्षसाने मोठ मोठ्याने आरोळ्या ठोकल्या त्यामुळे त्रैलोक्य कापू लागले प्रलय कळचा वज्राघात होताय कि काय असे त्याच्या आमहत्ते वाटले इंद्रादि देव आपल्या मार्गापासून चुत होऊ लागले समुद्र खवळून उठले पर्वत हलू लागले आणि यक्ष विद्याधर सिद्ध काय होत आहे असे म्हणू लागले उमापती नीरकंठ महादेवाना संतुष्ट कर दशानना त्यांच्या वसंतुला दुसरा कोणी आधार आम्हाला दिसत नाही नम्र होऊन स्तुती करून त्यांना शरण जा शंकर कृपाळ होऊन तुझ्यावर कृपा करतील असे अमात्य म्हणाले तेव्हा दशान वृष्ठ केली पण अशी सहस्त्र वर्ष राक्षसाची रडत गेली मग पर, पर्वत शिखरावर बसलेले प्रभू महादेव संतुष्ट झाले त्यांनी त्यांच्या भुज्या मोकळ्या केल्या आणि ते, के ते दशाननाला म्हणाले दशानना तू वीर तुझ्या पराक्रमाने मी प्रसन्न झालोय पर्वता खाली दडपून जाऊ महाप्रचंड आवाज काढलास आणि ज्या रावाने त्रैलोक्य हादरून जाऊन भयभीत झाले त्या रावामुळे राजा रावण म्हणून तुझे नाव प्रसिद्ध होईल या जगात जे दे देव मनुष्य यक्ष आणि इतर आहेत ते तुला लोकांना भिवणारा रावण म्हणून ओळखतील पौलोच्या तुला ज्या कोणत्या वाटेने जायच असेल त्या वाटेने खुशाल जा रा। राक्षस राजा माझी तुला अनुज्ञा असल्यामुळे तू जाऊ शकतोस क्षात शंभुने असे म्हटले तेव्हा लंकेश म्हणाला महादेवा जर आपण प्रसन्न असाल तर मी एक वर मागतो तो मला द्या, दे, देव, गंधर्व दानव राक्षस नाग आणि जे कोणी याहूनही बलवान असतील त्यांच्याकडून मी मारला जाऊ शकत नाही हे मला लाभले देवा मनुष्य तर लेखतच नाही माझ्या मानाने ते यक्कशित आहे त्रिपुरांत का मला ब्रम्हदेवाकडून लाभले आहे जे बाकी आयुष्य ते आणि शस्त्र आपण मला द्या रावण असे म्हणाले तेव्हा ते म्हटले जाणारे खडग आणि आयुष्य दिले ते देऊन शंभू म्हणाले याचा तू कधी अवमान करू नकोस केलास ते परत माझ्याकडे येईल या शंका नाही नाव दिल्यानंतर तो रावण महादेवाना नमस्कार करून पुष्पकार चढला मग रामा रावण पृथ्वी मोठमोठ्या प्रचंड पराक्रमी क्षत्रियांना त्रास देत सर्वत्र फिरू लागला कित्येक युद्धोन्मत शूर तेजस्वी क्षत्रियाने त्याचे ते शासन मानले नाही ते आपल्या परिवारांसह सा नष्ट झाले इतरांनी शहाण्यांच्या सल्ल्याप्रमाणे हा राक्षस दुर्जय आहे हे, हे जाणून दलाने गर्विष्ठ झालेल्या त्या राक्षसाला आम्ही जिथ हो आहोत असे सांगितले उत्तरखंडाचा सोळावा सर्ग समाप्त